अध्याय दोनशे एकोणतीसावा ब्रह्मपदप्राप्तीची साधने युधिष्ठिर म्हणाला पितामह मनुष्याने कोणत्या प्रकारचे आचरण केले असतात त्याचा स्वभाव कोणत्या प्रकारचा असता त्याने कोणती विद्या संपादन केली असता आणि कोणते पौरुषाचे कृत्य केले असतात त्याला प्रकृतीहून पर व अविनाशी अशा ब्रह्मपदाची प्राप्ती होते भीष्म म्हणाले मोक्षाविषयींच्या धर्मामध्ये आसक्त झालेला लघु आहार करणारा व जितेंद्रिय अशा पुरुषाला प्रकृतीहून पर आणि अविनाशी अशा ब्रह्मपदाची प्राप्ती होते हे भारता याविषयी असितकुलोत्पन्न देवल आणि जैगीशव्य यांच्यामध्ये झालेला एक प्राचीन संवाद इतिहास म्हणून सांगत असतात तो असा एकदा धर्माच्या योगाने प्राप्त होणाऱ्या फलाची ज्याला प्राप्ती झाली आहे आणि ज्याला क्रोध व आनंद यांचा संपर्कही उरला नाही अशा महाज्ञानी जैगी शव्याला असितकुलोत्पन्न देवलाने प्रश्न केला देवल म्हणाला भगवन आपला बहुमान केला तरी आपण आनंद पावत नाही आणि निंदा केली तरी कोपाविष्ट होत नाही तेव्हा आपल्या बुद्धीचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे ही आपणाला कुठून प्राप्त झाली आहे व तिचा श्रेष्ठ असा आधार कोणता आहे भीष्म म्हणाले याप्रमाणे देवलाने प्रश्न केला असता त्या महातपस्वी जैगीशव्याने संशयशून्य विपुल अर्थयुक्त पदे असलेले व निर्दोष असे मोठे भाषण केले जैगीशव्य म्हणाला हे ऋषी श्रेष्ठा देवला सत्कर्म आचरण करणाऱ्या पुरुषाचा गंतव्य प्रदेश कोणता त्याची श्रेष्ठ अशी मर्यादा कोणती आणि त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या शांतीचे स्वरूप कोणते हे मी तुला सांगतो ऐक देवला निंदा करणारे आणि स्तुती करणारे यांना सत्पुरुष नेहमी सारखेच लेखतात निंदकाचे आचरण व आपले पुण्य ही दोन्ही जे गुप्त ठेवतात शत्रूने वाईट भाषण केले तरी त्याला उलट बोलत नाहीत कोणी वध करण्यासाठी उद्युक्त झाला तरी त्याला उलट वध करण्याचे मनात आणित नाहीत एखादी अभिष्ट वस्तू प्राप्त झाली नाही म्हणून हळहळत नाहीत समयोचित कर्मे करतात गतगोष्टींबद्दल शोक करीत नाहीत कोणत्याही प्रकारची प्रतिज्ञा करीत नाहीत देवला द्रव्यप्राप्तीच्या इच्छेने आपल्याकडे कोणी पूज्य पुरुष आले असता जे व्रतनिष्ठ वो व सामर्थ्यसंपन्न पुरुष योग्य प्रकार सत्कार करता ज्यादा विद्य फल मिला ले जे महाज्ञा जितेंद्रिय व जितक्रोध आता मनाने क्रियेने अथवा वाड़ी ने ही जे को अपराध करीत नहीं जे ईर्षा करीत नहीं केवस्परान पीड़ा दी नहीं ज्यार्यसंपन्न पुरुषां अंतरणा दुस्या ऐश्वरिया संबंधा ने ताप होत नहीं जे दुसऱ्याची अतिशय निंदा अथवा अत्यंत स्तुतीही करीत नाहीत व दुसऱ्यांनी निंदा किंवा के स्तुती केली तरी आनंद अथवा कोप पावत नाहीत जे सर्व बाजूनी शांत असतात जे सर्व प्राण्यांचे हित करण्यामध्ये आसक्त असतात जे केव्हाही कोष पावत नाहीत कोप पावत नाहीत आनंद पावत नाहीत आणि कोणाचा अपराधही करीत नाहीत जे आपले अंतःकरण खुले करून सुखाने संचार करीत असतात ज्याना कोणी आप्त नसतात व जे कोणाचेही आप्त नसतात आणि ज्याना कोणी शत्रू नसतात व जे कोणाचे शत्रू नसतात ते पुरुष सदैव सुखाने नानतात तसेच हे द्विजश्रेष्ठा जे धर्मवेत्ते असून धर्माच्या अनुरोधाने वागतात तेही सुखाने नानतात आणि जे या मार्गापासून भ्रष्ट झालेले असतील त्यांना इष्टप्राप्तीपासून आनंद व अनिष्टप्राप्तीपासून खेद होतो सत्पुरुषांनीच आचरण केलेल्या मार्गाचे मी अवलंबन केले आहे मग माझी कोणी निंदा केली म्हणून त्याच्याशी मी मत्सर कसा करणार आणि कोणी प्रशंसा केली म्हणून आनंद तरी कसा पावणार ज्यांना जे करून काही मिळवाव्याचे असेल ते ते करून संपादन करूत पण निंदा आणि स्तुती यापासून माझी हानी अथवा लाभ होणार नाही तत्ववेत्या पुरुषाला अपमान झाला तर अमृती अमृतप्राप्ती झाल्याप्रमाणे संतोष वाटला पाहिजे आणि विद्वान पुरुषाने सन्मानापासून विषाप्रमाणे उद्विग्न झाले पाहिजे ज्याला कोणत्याही प्रकारच्या दोषांचा संपर्क नसतो त्याला इहलोकी व परलोकी अपमान झाला तरी सुखाने झोप येते आणि जो त्याचा अपमान करतो त्याला सत्पुरुषाचा अपमान केल्याने मिळणारे फळ कळून येते ज्या बुद्धिमान लोकांना सद्गती प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल त्यांनी या नियमाचे आचरण करावे म्हणजेच अनायासे त्यांचा अभ्युदय होतो तसेच इंद्रियांचा जय करून पूर्णपणे सर्वज्ञ केले असता प्रकृतीहून पर व अविनाशी अशा ब्रह्मपदाची प्राप्ती होते आणि अशा प्रकारे त्यांना सद्गतीची प्राप्ती झाली म्हणजे देव गंधर्व पिशाच अथवा राक्षस यापैकी कोणालाही तो असेल त्या ठिकाणी आरूढ होता येत नाही ओम तत्स